अध्याय प्रमेयांतर्गत भेदाभेदव मोठी याचा इंगा दाखवीन त्याने काही दुष्ट लोकांशी संगणमत करून ब्रजनाथात चांगले पिटण्याचे षडयंत्र रचले असे ठरले की जेव्हा ब्रजनाथ रात्री मायापुराहून परतले तेव्हा परते तेव्हा रस्त्यात लक्ष्मण टेकडी जवळ निर्जनस्थळी त्याला खूप मारायचे ब्रजनाथासरी कळली त्यांनी बाबाजी परमार्श करत परमार्श करून ठरविले की ते दररोज मायापुरी येणार नाहीत आणि ज्या दिवशी येतील दिवसा ढबळा येतील आणि बरोबर एक बलिष्ठ व्यक्ती सुद्धा घेऊन येतील ब्रजनाथाची काही नोकर माणसे होती हरीश डोम एक पक्का लाठीबाज होता एक दिवस ब्रजनाथांनी हरीशला बोलावून म्हटले हरीश आजकाल मी काही विपदेत पडलो आहे जर तू माझी काही मदत करू शकशील तर माझे रक्षण होऊ शकते हरीश म्हणाला ठाकूर मी आपल्याकरिता प्राणही देऊ शकतो जर आदेश असेल तर आपल्या शत्रूस आत्ताच मारून टाकतो ब्रजनाथ म्हणाले वेणी माधव मोठा दुष्ट आहे तो माझे अनिष्ट करू पाहतो आहे मी त्याच्या उत्पादाने शिवा संगणात वैष्णवांचे असे वाटते की माझी ही काठी वेणी माधव ठाकूरच्या डोक्यावर नक्कीच पडणार ते काहीही असो जेव्हा आपण शिवासंगणी जाल तेव्हा मला आपल्यासोबत घ्या मग बघीन कोण पेटा काय करतोय ते मी एकटाच शंभरांना पुरून उरेन हरीश सोबत अशा प्रकारे जायला निघाले परंतु तेथे अधिक वेळ थांबू शकले नाहीत तत्वसंबंधी चर्चा न होऊ शकल्याने मनोमन खूप दुःखी होत होते अशा प्रकारे दहा वीस दिवस लोटतात न लोटतात तोच वेणी माधवास चापाने चावले आणि त्याचा मृत्यू झाला वेणी माधवाच्या मृत्यूची बातमी ऐकून ब्रजनाथाने मनोमन विचार केला वैष्णव विद्वेषामुळे ध्रुव परमायू समाप्त झाला झाली परमायू समाप्त झाली मेला आता माझ्या शिवासंगणी येण्या जाण्याचा कंटक काटा दूर झाला ब्रजनाथ त्याच दिवशी संध्याकाळ नंतर संगणी पोहोचले आणि बाबा म्हणाले आजपासून आज हा संसार सोडून निघून गेला परमकारुणिक बाबाजी महाशय या अनुदित विवेक जीवाच्या मृत्यूच्या बातमीने आधी खूप दुखित झाले त्यानंतर काहीसे स्थिर होऊन म्हणाले स्वकर्म फलक पुमान पुरुष आपल्या कर्माच्या दिवसापर्यंत आपल्या उपदेशामृतापासून वंचित राहिलो आज पुन्हा श्री दशमुलांच्या उरलेल्या उपदेशास ऐकू इच्छितो बाबाजी मी तुझ्याकरिता सर्वदा प्रस्तुत आहे तू कुठपर्यंत ऐकले होते आणि त्यास ऐकल्यानंतर तुझ्या मनात काय प्रश्न उठले बोल ब्रजनाथ श्री श्री गौरकिशोरांनी जगतास जी अमूल्य शिकवण दिली आहे त्या शुद्ध मताचे नाव काय आहे अद्वैतवाद द्वैतवाद शुद्धद्वैतवाद विशिष्टाद्वैतवाद द्वैताद्वैतवाद या सर्व मतांची आपल्या पूर्वपूर्व आचार्यांनी स्थापना केली आहे श्री गौरांगदेवांनी याच मतांपैकी कुठल्या एकाच ग्रहण केले आहे अथवा कुठले पृथक मत चालवले आहे का आपण संप्रदाय प्रणाली संदर्भात म्हटले आहे की श्री देव ब्रह्म संप्रदायांतर्गत आहेत जर अशी गोष्ट आहे तर त्यांना मध्वाचार्याद्वारे प्रकाशित द्वैतवादाचे आचार्य मानावे की आणखीन काही बाबाजी बाबा तू बाबा, तू दशमुलाचा आठवा श्लोक ऐक हरे ह सर्व चितचित अखिलम स्या परिणतीही विरुद्धं हरेर भेदा भेदो शुति प्रेम्नाम सिद्धीर्भवती नित नितराम नित्य विषय अर्थात चित अचित समस्त जगत कृष्ण शक्तीची परिण परिणती आहे विवर्तवाद सत्य नाही उलटतो कळी काळाचा मळ आणि वेदविरुद्ध मत आहे अचिंत्यभेदा अचिंत्यभेभेदांत म्हणतात वेदांताचा यथार्थ अर्थ प्रकाशित करण्याकरिता व्यासदेवांनी विषयांचे विभागपूर्वक चार अध्यायांनी युक्त ब्रह्मसूत्र नावाने ज्या सूत्राची रचना केली आहे त्यांनाच वेदांत त्यांनाच वेदांत सूत्र ही म्हणतात विद्वान मंडळींमध्ये वेदांत सूत्राचा मोठा आदर आहे साधारण रूपात सिद्धांत हा आहे की वेदांत सूत्रामध्ये जे काही सांगितले प्रत्येक मताचे आचार्यगण वेदांत सूत्राच्या मदतीने आपापले मत पोषक सिद्धांत निर्माण करतात श्री शंकराचार्यांनी या सूत्राद्वारे विवर्तवादाचा उपदेश केला आहे ते म्हणतात ब्रह्माची परिणती स्वीकार केल्याने ब्रह्माचे ब्रह्मत्व राहत नाही म्हणूनच परिणाम आवश्यकतेनुसार संग्रह करून विवर्तवादाची पुष्टी केली आहे यावरून असे प्रतीत होते कि परिणामवाद प्राचीन काळापासून प्रचलित आहे श्री शंकरांनी श्री शंकरांनी विवर्तवाद स्थापन करून परिणाम हो केली त्यांनीही आपल्या प्रयोजनाच्या वेदमंत्राचा संग्रह करून त्यातून द्वैतवादाचे प्रतिपादन केले आहे त्याचप्रकारे श्रीमत रामानुजाचार विशिष्टाद्वैतवादाचा श्री निंबादित्याचार्यांनी द्वैता दैत्यवादाचा आणि श्री विष्णू स्वामींनी शुद्ध दैतवादाचा प्रचार केला आहे श्री शंकराचार्यांनी वेगवेगळ्या मताचा विचार पक... वेगवेगळ्या मताचा प्रचार करूनही आपल्या सिद्धांतांना भक्ती बनविले आहे श्रीमण महाप्रभूंनी समस्त श्रुतीवाणीस आदरपूर्वक ग्रहण करून त्यातून जे सिद्ध होते तोच उपदेश केला आहे महाप्रभूंच्या प्रचारित उपदेशार्थात सिद्धांताचे नाव अचिंत्यभेभेदत्व आहे श्रीमन महाप्रभूंनी श्रीमण मध्वाचार्यांच्या संप्रदायात आविर्भूत होऊनही त्यांच्या मताचे सार मात्र ग्रहण केले आहे ब्रजनात परिणामवाद कशाच म्हणतात बाबाजी परिणामवाद दोन प्रकारचे असतात ब्रम्ह आणि तथशक्ती परिणामवाद आणि निर्विष परिशातून श्रुती मंत्राद्वारे ब्रह्म नामक केवळ एक वस्तू स्वीकृत आहे या मतासही अद्वैतवाद असेही म्हणता येऊ शकते पहा विकास पहा विकारासच परिणाम म्हटले गेले आहे शक्ती परिणामवादी म्हणतात ब्रह्माचा विकार कदा संभव नाही उलट ब्रमाची अचिंत्य शक्ती परिणत होऊन जीवशक्ती अंशाने जीव मायाशक्ती अंशाने जड जगाच्या रूपात प्रकाशित आहे असे मानल्याने परिणामवादातही ब्रम्ह विकृत होत नाही सततत्व अन्यथा बुद्धिर्विकारुता हृत विकार, विकार काय आहे हे सत्य तत्वापेक्षा एक अन्यथा बुद्धि मात्र आहे दूध दह्याचा रूपात विकृत होते आहे। अर्थात त्या अर्थात नाही दही म्हटले जाते ब्रह्म परिणामवादात जगत आणि जीव ब्रह्माचे विकार आहेत हा विचार अत्यंत अशुद्ध आहे यात जरा देखील संशय नाही निर्विशेष ब्रह्मच केवळ एकमात्र वस्तू आहे त्या व्यतिरिक्त जर अन्य कुठलीही वस्तू स्वीकृत नाही तर तिचा विकार ही वस्त, दुसरी वस्तू आलीच कुठून म्हणून तैन्न, सिद्धी होत नाही म्हणूनच ब्रह्म कुठल्याही परिस्थितीत युक्तिसंगत ठरत नाही शक्ती तर अशा प्रकारचा कुठलाच दोष स्पर्श करीत नाही ब्रह्म अविकृतच राहते घटन अघटन घटन पटी तरीवरूपुशाने जड़ ब्रांड ब्रह्मांड रूप है ब्रह्मा की इच्छा जीव जगत वहाँ लगे परिशक्तिगत जीव शक्ति ने अंत जीवन प्रकट के लिए ब्रह्मा की इच्छा कि जड़ जगत वावे आणि त्याच वेळी पराशक्तीच्या छयारूप स्वयं ब्रिकृत होत नाही जर असे म्हंटले की इच्छा होणे हा त्याचा हाच त्यांचा विकार आहे आणि हा विकार ब्रह्मात कसा काय असू शकतो तर याचे उत्तर असे आहे की तुम्ही जीवाच्या इच्छेला लक्ष करून ब्रह्मतत्वाच्या इच्छेस विकार म्हणत आहात जीव शुद्ध आहे जी इच्छा होते, ती संस्पर्शाने जीवास निरंकुश ब्रह्म लक्षण है ती शक्ति अप्रुथक, अप्रुथक ब्रह्मा शक्ति पास अथक अच्छा ब्रह्मा की इच्छा ब्रह्म ब्रह्माचे स्वरूप है नहीं इच्छा झाल्याबरोबरच शक्ती क्रियावती होते परिणाम शक्तीचाच असतो हे सूक्ष्म विवेचन किंवा विभाग जीवाच्या शुद्ध आहे, आहे। दूध जसे दही झाले आहे शक्ती परिणामवादाचाही हा सर्वांश सर्वांश उपमा स्थळ नाही आहे यद्यपि प्राकृत वस्तूशी अप्राकृत तत्वाचे उदाहरण ठीक बसत नाही, संपूर्णप उदाहरण स्पष्ट करते सृष्टी व्यापारासही त्याच प्रकारे समजावयास हवे परमेश्वर आपल्या अचिंत शक्तीद्वारे इच्छा होताच अनंत जीवमय जैव जगत आणि चौदा लोकयुक्त अनंत ब्रह्मांडाची रचना करूनही संपूर्णपणे विकारशून राहतात विकार शून्य शब्द असे समजू नये कि तत्व आहे पूर्ण भगवत स्वरूप आहे केवळ निर्विशेष म्हटल्याने त्याची चितशक्ती स्वीकृत होत नाही परतत्व आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे नित्य आणि निर्विशेष दोन्ही आहेत दोन्ही आहेत केवळ निर्विशेष मानल्याने त्यांचे अर्ध स्वरूपच मानणे होते आणि त्याने पूर्णतेची हानी होते परात अ का करण आणि अधिकरण रूप तीन करक, कारकत्वे श्रुतीद्वारे वर्णित आहे ये वा इमानी भूतानी जायंत जिवंती यत प्रयत्न विसंविशंती तद्वह तद्विव अर्थात हे सर्व प्राणी ज्यांच्या पासून उत्पन्न होतात या वाक्याने ईश्वराचे हे सर्व जीवित आहेत या वाक्याने त्यांचे कारण कारण करणकारकत्व लक्षित होते ज्यांच्यात गमन आणि प्रवेश करतात या वाक्याने ईश्वराचे अधिकरणकारकत्व सिद्ध होते या तीन लक्षणांनी परतत्व विशिष्ट आहे हेच त्याचे विशेष आहे म्हणून भगवान सर्वदा सविशेष आहेत ज्यांची विषय जिज्ञासा करीत आहे तेच ब्रह्म आहेत श्री जीव गोस्वामी भगवत तत्वांचे विवेचन करताना लिहितात एकमेव परमत स्वाभाविक स्वाभाविक चिंतत शक्त्या स्वरूपत ैभव जीव प्रधान रूपेण, सूर्यात तेज ए मंडल तत दर्शित तत् प्रतीच विरूपेण अर्थात परमतत्व एकच आहे ते स्वाभाविक अचिंत्य शक्ती संपन्न आहेत त्यात शक्तीच्या आधारे ते सर्वदा स्वरूप तद्रूप वैभव जीव आणि प्रधान या चार रूपांमध्ये प्रकाशित आहेत या विषयी आणि त्यांची प्रतिछवी अर्थात दूरगत प्रतिफलन ही किंचित उदाहरणे आहेत सच्चिदानंद मात्र विग्रहच त्यांचे स्वरूप आहे चिन्मय नाम धाम संगी आणि त्यांच्या व्यवहारात येणारी समस्त उपकरणे स्वरूप वैभव आहेत नित्यमुक्त नित्यबद्ध अनंत जीवच अनुचित आश्रय आहेत आणि मायाच्य आहे हे चारही प्रकाश ज्याप्रमाणे नित्य आहेत परमतवाचे एकत्व ही एकत त्याच प्रकारे नित्य आहे हे दोन्ही परस्पर नित्यविरुद्ध व्यापार एकत्रितपणे कशा प्रकारे संभव आहेत उत्तर असे की जीवाच् बुद्धि ने संभव आहे, हे, हे असंभव आहे, कारण जीवाची ससीम आहे, परमेश्वराच्या जीवाचिशक् वेदांधे वितरक संबंधी उल्लेख सापड़ो परतवाद नहीं श्री शंकराचार विवर्त शब्दा जसा अर्थ ला विवर्तवाद एकत्र विवर्त शब्दाचा वैज्ञानिक अर्थ अशा प्रकारे आहे अततो एक वस्तू दुसऱ्या प्रती भ्रम असण्याचे नाव विवर्त आहे जीव चित्कण वस्तू आहे परंतु जडीय स्तूल आणि लिंग देहामध्ये दे, आबद्ध होऊन भ्रमवशत स्थूल आणि लिंग शरीरास नीम होऊन जो परिचय प्रदान केला जातो तीच तत्वज्ञान शून्य अन्यथा बुद्धी आहे हेच वेद प्रतिपादित एकमात्र विवर्ताचे उदाहरण आहे जसे कुणी समजते की मी सनातन पांडेयचा आहे पांडेयचा पुत्र रा, रामनाथ रमानाथ पांडेय आहे आणि कुणी असे समजत आहे की मी हरखुआ डोंबांचा पुत्र मधुआ डोंब आहे अशी बुद्धी नितांत भ्रमपूर्ण आहे चितकण जीव रमानाथ पांडेयी नाही पांडेयही नाही आणि मधुआ डोंबही तरीही देहात आत्मबुद्धी असल्याने असे प्रतीत होते रज्जू मध्ये सर्पभ्रम आणि शुक्ती शक्तीमध्ये रजतभ्रम अशीच उदाहरणे आहेत इथं म्हणून या सर्व द्वारे माईक शरीरात आत्मबुद्धीरूप विवर्तभ्रमास दूर करण्याकरिता वेदांमध्ये परमार्श आहे मायावादी वेदांचे यथार्थ तात्पर्य त्या गुण एक प्रकारचा प्रकारच्या हस्त्यास्पदवादाची स्थापना करतात मी आहे, ही तात्विक बुद्धी आहे आणि मी जीव आहे हीच वा माया वास्तविक अशा विवर्तवादाने सत्याचा निर्णय होत नाही विवर्तवाद वास्तव शक्ती परिणामाच्या परिणामवादाच्या विरोधी नाही परंतु मायावाद्यांचा विवर्तवाद नित्यांत हस्त्यास्पद आहे नितांत हस्त्यास्पद आहे माया मायावाद्यांचा विवर्तवाद अनेक प्रकारचा आहे त्यात ब्रह्माचे जीव ब्रमाद्वारे जीवत्व ब्रह्मतत्वाचे प्रतिबिंब होऊन जीवत्व जीवत्व आणि स्वप्नात ब्रह्मापासून पृथक पृथक जीव आणि जड जगाची ब्रह्म अतिरिक्त बुद्धी हे तीन प्रकारचे विवर्तवाद अधिक प्रचलित आहेत हे समस्त विवर्तवाद वार सत्य नाहीत त्याचप्रमाणे त्याचबरोबर वेद प्रामाणांविरुद्ध वेद विरुद्ध ही आहेत ब्रजनात मायावात काय वस्तू आहे मी या समजू शकत नाही बाबाजी जरा लक्ष देऊन ऐक माया शक्ती स्वरूप शक्तीची सावली मात्र आहे चित जगतात तिचा प्रवेश नाही ही जड जगाची अधिकारती आहे जीव अविद्याग्रस्त होऊन भ्रमाने जड जगात, जगात प्रविष्ट होतो चितवस्तूची स्वतंत्र सत्ता आणि स्वतंत्र शक्ती आहे परंतु मायावाद वस्तुत नाही मायाथन आहे जीवच ब्रेमुळे जीवाचे जीवत्व आहे मायासंबंध हो जीवत माया दूर होताच जीव ब्रह्म असतो मायेपासून पृथक होऊन चितकणाची स्थिती नसते म्हणून जीवाचा मोक्षच त्याचे ब्रह्मतत्वासोबत ब्रह्मतत्वासोबत निर्माण आहे अशा प्रकारे मायावाद शुद्ध जीवाची सत्ता स्वीकारत नाही ते आणखीनही म्हणतात भगवंत मायेचे जड जगतात येतात तेव्हा त्यांना मायेचा आश्रय घ्यावा लागतो ते एखादे माईक स्वरूप ग्रहण केल्याशिवाय संसारात अभिर्भूत होऊ शकत नाही कारण ब्रह्मा अवस्थेत ते निराकार आहेत त्यांचा कुठलाच विग्रह नाही ईश्वर अवस्थेत त्यांचे माईक शरीर असते अवतार गण माईक शरीर ग्रहण करून जगात अवतीर्ण होतात आणि मोठी मोठी कार्य करतात मोठ मोठी कार्य करतात त्यानंतर माईक शरीरास या जगात ठेवून स्वधामास गमन करतात मायावादी भगवंता प्रती काही अनुग्रह प्रकाशपूर्वक जीव आणि ईश्वराच्या अवतारांमध्ये काही भेद स्वीकार करतात जो भेद असा की जीव कर्मपरतंत्र होऊन स्थूल शरीर धारण करतात आणि इच्छेच्या विरुद्धही कर्माच्या प्रवाहात ज जरा मरण आणि जन्म प्राप्त करण्याकरिता बाध्य आहेत परंतु ईश्वर स्वच्छेने माईक शरीर माईक उपाधी माईक नाम आणि माईक गुणास ग्रहण करतात आणि त्यांची इच्छा झाल्यावर ते या सर्वांचा परित्याग करून शुद्ध चैतन्य बनवू शकतात ईश्वर कर्म करतात ईश्वर परंत। कर्म करतात परंतु कर्मफलाधीन नसतात हे सर्व मायावादींचे असत सिद्धांत आहेत ब्रजनाथ वेदांमध्ये अशा मायावादाचा उपदेश कुठे आढळतो का बाबाजी नाही वेदांमध्ये कुठेही असा मायावाद आढळत नाही मायावाद बौद्ध धर्म आहे पद्मपुराणात लिहिले आहे मायावादम सौद्ध मुच म विहित ब्राह्मण मूर्ती ना अर्थात श्री महादेव उमादेवींच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात देवी मायावाद अत्यंत अस शास्त्र आहे हे बौद्धमत आहे वैदिक आळ वाणीच्या धर्मात प्रवेश केला आहे मी कधी काळात ब्राह्मण प्रचार करील देव देव महादेव तर वैष्णवांमध्ये अग्रगण्य आहेत त्यांनी असे वाईट कर्म का केले बाबाजी श्री महादेव भगवंताचे गुणावतार आहेत असुरगण भक्तिपथास ग्रहण करून सकाम भावाने भगवंताची उपासना करून आपापला दुष्ट उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करू लागले हे पाहून परम करुणामुळे भक्तबत्सल भगवंतांनी विचार केला की असुरगण भक्तिपथास भ्रष्ट करून भक्तांना कष्ट प्रदान करीत आहेत म्हणूनच भक्तिपथास भ्रष्ट होण्यापासून वाचविले पाहिजे असा विचार करून त्यांनी श्री महादेवास बोलून म्हंटले हे शंभो तामस प्रकृतीयुक्त असुरांमध्ये माझा शुद्ध भक्तीचा प्रचार केल्याने जीव जगताचे कल्याण होऊ शकत नाही म्हणूनच दैत्या एका अशा शास्त्राचा प्रचार करा ज्या योगे असा मायावाद प्रकाशित होव जो मला दैत्यापासून गोपनीय ठेवी असुर प्रवृत्तीचे लोक शुद्ध भक्तीपथाचा त्याग करून त्या मायावादाचा आश्रय ग्रहण करतील तथा सुरुदय भक्तजन कुठल्याही प्रकारच्या बाधेविना शुद्ध भक्तीचे आस्वादन करतील परम वैष्णव श्री महादेवांनी या कठीण कार्याचा भारतप्रथमेश्वराच्या कौशल्याने संपूर्ण जगत चक्र सुंदर रूपात चालू आहे जे जगताच्या संपूर्ण जीवांच्या कल्याणाकरिता आपल्या हातात कौशल्य रूपी सुदर्शन चक्र धारण करीत आहेत त्यांच्या आज्ञेत न जाणू कुठले कल्याण निहित आहे हे तेच जाणतो हे तोच जाणतो आधीन सेवक वृंदाचे एकमात्र कर्तव्य तर प्रभूच्या आज्ञेचे पालन करणे हेच आहे म्हणूनच शुद्ध वैष्णवजन मायाचारक शिवांचे अवतार असणारे शंकराचार्य यांच्यात कुठलाच दोष पाहत नाहीत या कथनाचे शास्त्रीय प्रमाण ऐक ताध्यथा शंभो ग्रहीश्यामी वरम सदा युगे कलया द्वापा तो युगे भूवा कलयादिषु स्वागम्ये कलस्वनामुखा मद्व, कुर मश गोपय सृष्टिषोत्तरो अणि नही यश मोह सृजाषु मोह मोहयिष्य रुद्र महाभाओ ुद्र महाभाव दर्शयस्व महाभुज प्रकाशम कुरु चांतमान मो प्रकाश माम कुरु ब्रजनात मायावादाच्या विरुद्ध काय वेद प्रमाण उपलब्ध आहेत बाबाजी अखिल वेदशास्त्रच मायावादाच्या विरुद्ध प्रमाण आहेत समस्त वेदांत धुंधा मेरा चार वाक्यास वाक्यास गणले आहे। ते या महावाक्य वाक अपने वेदवाक्यलविद सर्व ख ब्रह्म नेनाचन प्रज्ञा ब्रह्म तत्वसी श्वेतो अहम ब्रह्मासमी पहिल्या महावाक्यातून काय प्राप्त होते हे जीव आणि जडात्मक समस्त विश्वास ब्रह्म आहे।, आहे यास दुसऱ्या ठिकाणी म्हणतात न तस कार्य करणश विद्यते नधिक दृश्यते पिधे व शूते स्वाभाविकी ज्ञान बल या क्रिया या परब्रह्म परमात्म्याची कुठलीही क्रिया प्राकृत नसते कारण त्यांचे कुठलेच करण अवयव हस्तविनाच त्यांच्या अप्राकृत लिलेचे कार्य होते ते अप्राकृत शरीराने एकाच वेळी सर्वत्र विराजमान राहतात म्हणूनच त्यांच्यापेक्षा मोठा तर दूरच परंतु त्यांच्या समान देखील दुसरे कुणीच दिसत नाही त्या परमेश्वराची अलौकिक शक्ती विविध शक्ती, शक्ती, शक्ती।, शक्ती, शक्ती सत अथवा संधीनी शक्ती आणि आनंद वादिनी शक्ती सुद्धा म्हणतात त्या ब्रह्मास आणि त्याच्या शरीरास आणि त्याच्या शक्तीस अभिन्न मानले गेले आहे त्या शक्ती स्वाभाविक शक्ती म्हटले गेले आहे त्या शक्ती विचित्रता आहे शक्ती आणि शक्ती माणस अभिन्न नाणत्व होत नाही परंतु ब्रह्म आणि शक्तीस पृथक जाणून जगाप्रती दृष्टीपात केल्याने नाणत्व सिद्ध होते नित्यो नित्यानाम चेतशतनामेको बहुणाम बहुनाम यो विधाती काक्यामध्ये वस्तूचे नानत्व आणि अनेक नित्यवस्तूंचा स्वीकार केला गेला आहे अशा प्रकारच्या वाक्यात शक्ती शक्तिमानापासून वेगळे करून त्यांच्या ज्ञान बल आणि क्रियांचा विचार केला गेला आहे